श्री योगवासिष्ठ वैराग्य प्रकरण एक श्री महागणतीच्या लेखन होतात त्याच्या ठाई ती स्थित असतात आणि ज्याच्या ठाईस ती पुन्हा विलीन अशा त्या सत्यस्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो ज्ञाता ज्ञान नेय द्रष्टा दर्शन दृश्य कर्ता हेतू क्रिया इत्यादी त्रिपुटी ज्याच्यामुळे आणि ज्याच्या ठाई असल्याचे जाणवते त्या केवळ ज्ञान स्वरूपा स्वरूप आहे आणि आनंदाच्या बिंदुमात्रावर अंबरापासून ब्रह्मलोकापासून तो अवनीपर्यंत म्हणजे मनुष्यादी स्तंभपर्यंत सर्व प्राणी मात्र स्फुरण पावतात आणि जीवन जगतात अशा त्या ब्रह्मानंद स्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो एकदा ब्रह्मविद्येविषयी जिज्ञासा बाळगणारा सुधिष्ण नावाचा ब्राह्मण काही एक शंका मनात घेऊन अगस्त्य मुनीच्या आश्रमात आला तेथे त्याने आपल्या मनातील शंका अति आदराने अगस्ती मुनींना विचारली सुधीष्ण म्हणाला भगवान आपण धर्मतत्व जाणणारे आणि सर्व शास्त्रात विशेष प्रवीण आहात माझ्या मनात एक महान शंका निर्माण झालीय ती मी आपल्याला सांगतो आणि आपण कृपया ती निरसन करावी अशी माझी विनंती आहे मोक्षप्राप्तीला केवळ कर्म कारणीभूत होते की ज्ञान हे मोक्षाचे साधन आहे का कर्म आणि ज्ञान या उभयतामुळे मोक्ष प्राप्त होतो आपण या प्रश्नाचे निश्चयात्मक उत्तर मला सांगावे यावर अगस्ती म्हणाले ज्याप्रमाणे पक्षांना आकाशात संचार करण्यासाठी दोन पंखांची आवश्यकता असते त्याप्रमाणे कर्म आणि ज्ञान अशा दोहंमुळे परमपदाची प्राप्ती होते केवळ कर्माने वा केवळ ज्ञानाने मोक्ष प्राप्त होत नाही परंतु कर्म आणि ज्ञान अशा उभय साधनाने मोक्ष प्राप्त होतो असा सिद्धांत आहे या संबंधात पूर्वी घडलेला एक इतिहास वृत्तांत मी तुला सांगतो कारुण्य नावाचा एक कोणी वेदज्ञ ब्राह्मण पूर्वी होऊन गेला हा कारुण्य म्हणजे अग्निवेशाचा पुत्र होय हा पुत्र गुरुजवळून वेद आणि वेदांगे संपूर्ण शिकून आणि त्या ज्ञानात पारंगत होऊन आपल्या घरी परत आला परंतु कर्म आणि ज्ञान यामधील विरोध नीट सा न समजल्यामुळे हा कारुण्य घरी आल्यावर कर्माचा त्याग करून स्वस्थ बसला अग्निवेशाने आपल्या पुत्राची कर्मत्याग केलेली ती अवस्था अवलोकन केली अखेर पुत्राच्या त्या भ्रांतीबद्दल वाईट वाटून पुत्राच्या हितासाठी त्याने पुत्राची निंदा केली तो अग्निवेश म्हणाला बा कारुण्य अरे बाळा आपली विहितकर्मी तू सोडून दिलीस ते काय म्हणून विविध कर्मांचा त्याग करून सिद्धी प्राप्त कशी होईल सांग बरे अशा प्रकारे कर्माचा त्याग करण्याचे तुझ्या मनातले कारण तरी काय ते मला सांग यावज जीव यावतजीव अग्निहोत्र करावे नित्य नियमाने संधे उपासना इत्यादी कर्मे करावी हाच प्रवृत्तीरूप धर्म होय असे श्रुतीस्मृतीने प्रतिपादले नित्यकर्माची आवश्यकता अशा प्रकारे प्रतिपादन करणाऱ्या श्रुतीमध्ये अन्यत्र मात्र असे सांगितले जाते की मोक्ष धनाने कर्माने वा संततीच्या योगाने प्राप्त होत नसून तो केवळ त्यागानेच प्राप्त होतो अशा स्थितीत श्रुतीमधील या दोन विचारांमध्ये आपण कोणता मान्य करावा हे ठरवणे अवघड होऊन बसते कर्तव्याबद्दल मन दिग्मूळ होऊन अनिश्चिततेने भरून जाते हेच माझ्या कर्मत्याग करून स्वस्थ बसण्याचे कारण आहे अगस्ती म्हणाले अशा प्रकारे आपल्या पित्याच्या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर कारुण्य स्वस्थ राहिला आपल्या पुत्राची ती निष्कर्म अवस्था पाहून अग्निवेश्याने पुन्हा बोलण्यास प्रारंभ केला अग्निवेश म्हणाला बाळा कारुण्य तुझ्या अंतःकरणात उत्पन्न झालेल्या सर्व संशयाचे मूळ हे अज्ञान आहे तेव्हा ते अज्ञान ज्यामुळे नाहीसे होईल अशी एक समानार्थी कथा मी तुला सांगतो ती कथा ऐकून तीवर यथास्थित मन चिंतन कर आणि मग तुझ्या मनाला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे तू वर्तन कर सुरुची नावाची अप्सरामधील एक लावण्यसंपन्न आणि उत्तम गुणसंपन्न अप्सरा हिमालय पर्वतावर राहत होती ज्या शिखरावर तिथे वासदेव होते तिथे मयुरांची नृत्य चाललेली असल्यामुळे तो प्रदेश रमणीय झाला त्या ठिकाणीच कामसंतप्त किन्नरी आपल्या पतीसमयेत रम्माण होत होत्या त्या शिखराच्या पायछ्याजवळून मोठमोठ्या पातकांचा नाश करणाऱ्या पवित्र स्वर्गंगेचा भागीरथीचा प्रवाह झाला होता तिथे ते अप्सरा राहत असताना एकदा इंद्राचा एक, इंद्रा एक दूत अंतरिक्षातून जात असलेला त्याने पाहिला मग ती भाग्यवान अप्सरा सुरुचिताला म्हणाली हे महाभाग्यवान देवदृता तू कोठून आलास आता कोठे निघालायस हे सर्व मला कृपा करून सांग देवदूत म्हणाला हे भाग्यशालीने हा कल्याणकारी प्रश्न तू मला विचारलास हे चांगले झाले ऐक तर मी तुला सविस्तर सांगतो अरिष्टनमी नावाचा एक राजस्य आहे तो अत्यंत विरागी आणि धर्मात्मा आहे त्याच्या ठाई वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे त्याने आपले राज्य पुत्राच्या स्वाधीन केले आणि तो स्वतः तप करण्यासाठी वनात गेला तो धर्मात्मा राजा गंधमाधन पर्वतावर तपश्चरा करीत आहे निदन कर अफसरा मालदूत सर्व वृत्तान्त तुम्हारा संगावास मी ती इच्छा तुला विनंती करते कि तू पूर्ण करावि है देवदूत स्त्री है तेथे घड़ेला सर्व वृत्तान्त मी तुला विस्तार पूर्व संगतो तो गंधमाधन पर्वता वनात अरिष्टन राजा दुस्तर, असे दुस्तरण करीतरा ने आज्ञा किन्नर सिद्ध अफ्सरा तसेच न्हे वाद्य सुशोभित विमान घेन तूक्षा ने शोभवंत पवित्र गंधमाधन पर्वता पर जाऊन अरिष्टनमी राजा की भेट घे नंतर त्या राजाला मोठ्या आजराने विमानात बसून स्वर्गीय भोग भोगण्यासाठी अमरावती नगरीला घेऊन ये मग दूध पुढे म्हणाला इंद्राची ते आज्ञा ऐकल्यावर सर्व प्रकारच्या सुखसाधनाने परिपूर्ण असे ते विमान घेऊन मी त्या गंधमादन पर्वताकडे गेलो पर्वतावर जाऊन पोहोचल्यावर मग मी अरिष्टने मीच्या आश्रमात तेथे त्याला ते मी इंद्राची आज्ञा निवेदन केली माझे ते इंद्राचे अध्यास सांगणारे भाषण ऐकून मनात संशय निर्माण झालेले तो राजा मला म्हणाला हे दूता त्या स्वर्गात एकूण स्थिती कशी काय आहे त्या स्वर्गात गुणदोष कशा व कोणत्या प्रकारचे आहेत हे सर्व तुझ्याकडून विचारून घेण्याची माझी इच्छा आहे तू सर्व ते मला सांगशील तर तुझे भाषण ऐकून मगच मला जे योग्य वाटेल ते मी करीन देवदूत म्हणाला स्वर्गामध्ये पुण्याच्या योगाने परमश्रेष्ठ सुख भोगायला मिळते पुण्य उत्तम प्रकारचे असेल तर उत्तम स्वर्गाची प्राप्ती होते मध्यम प्रतीच्या पुण्याने मध्यम असे स्वर्ग सुख प्राप्त होते आणि कनिष्ठ असे पुण्य असेल तर त्यानुसार कनिष्ठ असे सुख स्वर्गात प्राप्त होते पुढे आपल्यापेक्षा अधिक उत्कर्ष पावलेल्यांविषयी असहिष्णुता आपल्या बरोबरीच्या असतील त्यांच्या संबंधात स्पर्धा भाव आणि आपल्याहून कनिष्ठ असणाऱ्यांना पाहून संतोष अशा प्रकारच्या मनाच्या धारणेमुळे पुण्यक्षय होत जातो या प्रकारे पुण्यक्षय होईपर्यंतच स्वर्गवासाची स्थिती कायम राहते नंतर पुण्यक्षय झाल्याबरोबर मनुष्य प्राण्यांना पुन्हा या मर्त्य लोकात प्रवेश करावा लागतो हे राजा अशी स्वर्गाची स्थिती असून तेथील ते हे असे गुणदोष आहेत माझं ते भाषण ऐकून हे कल्याणी तो राजा होणारा हे देवदूता स्वर्गामध्ये येऊन तू वर्णिलीस त्या प्रकारच्या फलप्राप्तीची मला किंचितही इच्छा नाही येथून पुढे अतिशय उग्र असे तप करून जीर्ण झालेली कात ज्याप्रमाणे सर्प टाकून देतो त्याप्रमाणे मी ह्या अशुद्ध आणि जीर्ण देहाचा त्याग करेन तेव्हा हे देवदूता तू हे विमान घेऊन जसा आलास तसा इंद्राच्या सन्धिस परत जा तुला नमन असो राजाने मला असे सांगितल्यावर हे पवित्र स्त्री आहे मी इंद्राला जे राजाचे राजा म्हणणे सांगण्यासाठी इंद्राकडे गेलो मी निवेदन केलेल्या वृत्तांत ऐकून इंद्राला महान आश्चर्य वाटले मग पुन्हा तो महेंद्र मधुरवाणीने मला म्हणाला हे दूता तू पुन्हा तेथे त्या राजाकडे जा नंतर त्या वैराग्य राजाला घेऊन आत्मबोधाचा त्याला लाभ व्हावा म्हणून तू ब्रम्ह अशा वाल्मिकींच्या आश्रमात जा महर्षी वाल्मिकीना माझा तो संदेश सांग की अहो महर्षी या वितराघिणी जिज्ञासू अरिष्टने स्वर्गात राहण्याची इच्छा नाही तेव्हा त्याला आपण तत्वज्ञानाचा विशेष बोध घडविणारा उपदेश करा त्यामुळे संसार दुःखाने पिळलेला तो राजा क्रमाक्रमाने मोक्ष करून घेईल असे सांगून देवेंद्राने मला पुन्हा त्या अरिष्टने पाठवले मग मी त्या राजाला घेऊन वाल्मिकीच्या आश्रमात गेलो आणि त्याला महेमाने राजाला कुशल प्रश्न विचारला तो राजा म्हणाला अहो भगवन आपण धर्म तत्वज्ञ आणि ब्रह्मनिष्ठ असणारा मध्ये श्रेष्ठ आहात आपल्या कृपादृष्टीनेच मी कृतार्थ झालो असून तेच माझे कुशल आहे भगवान संसाराच्या बदनातून आणि त्यातील दुःखातून मी पलीकडे जाऊन मुक्त कसा होईन, हे जाणून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे आपण ते मला सांगावे वाल्मिकी म्हणाले राजा ऐक तर मी आता तुला संपूर्ण रामायण सांगणार आहे त्याच्या श्रवणाने मननाने आणि त्याचे यत्नपूर्वक चिंतन केल्याने तू जीवनमुक्त होशील वशिष्ठाने राम यांचा समाज आहे तो मोाला साधनीभूत होणारा आणि शुभकर संवाद ऐकल्याने हे राजा तुला स्वाभाविकपणे तत्वज्ञान होईल त्यावर तो राजा म्हणाला हा राम कोण तो कसा होता तो कोणाचा होता तो बद्ध होता किंवा मुक्त होता अहो ज्ञानश्रेष्ठ यासंबंधी मला सर्व काही ज्ञात होण्यासाठी सविस्तर असे सांगा तेव्हा वाल्मिकीने सांगितले की साक्षात नित्यमुक्त भगवान श्री विष्णू हेच राम केवळ शापाच्या निमित्यानेच, तो चैतन्य विग्रही प्रभु अल, अल्पज्ञासा झाला अरिष्ट नेहमीने विचारले राम हा चिदानंद स्वरूपी आणि चैतन्य विग्रही असताना त्याला शाप कोणी आणि कोणाच्या कारणाने दिला ते सर्व आपण मला सविस्तर सांगत मग वाल्मिकी म्हणाले निष्कामांचे वस्तीस्थान असा जो सत्य त्या सत्य लोकात राहत असता एकदा त्रैलौक्याधी पती श्री विष्णू वैकूण ठाऊन त्या ठिकाणी आल तेव्हा ब्रह्मदेवान आणि सत्य राहणाऱ्या इतरही देवाने भगवान प्रभूंची पूजा केली परंतु सनतकुमार त्यावेळी तिथे नव्हता पुढे तो दृष्टी स्पर्ताच ते प्रभू श्री विष्णू म्हणाल सनतकुमारा निष्कामतेविषयी गर्व उत्पन्न होऊन तू स्वस्त राहिलास तेव्हा तुला आता कामसंतप्त होऊन शरजन्मानान जन्म प्राप्त होईल सनतकुमार ने श्री विष्णु प्रतिशापला तुला ही अपले नोड़ देवन कि वावे भृगुने ही अपनी भार् मृत पहा क्रोधसतप्त होष्णुला शाप दिलाता कि हे विष्णु तुझा ही भार्य बोबर वियोग हो जलंधर दैत्याच भार् जी वृंदे ने ही विष्णु लाप दिला होता। कि तू पति वेशा रुंदे पातीवृत्य भंग कर जो मा छा स्त्री का वियोग हो सहन कर नरसिंह अवतारा पयोष्णी नदी ऐसी तीरा वहत देवदत्ता भार्य ने श्री विष्णु या रुद्र रूपा प्राण सोडले स्त्री ऐसी वियोगाने दुखार्थे देवदत्ता ने नरसिंह रूपधारी श्री विष्णूला तुलाही आपल्या पत्नीचा वियोग सहन करावा लागेल असा शाप दिला होता अशा प्रकारे सनतकुमार भृगु वृंदा आणि देवदत्त यांचे शाप मिळाल्यामुळे विष्णूला मनुष्यत्वाचा स्वीकार करावा लागला होता या रीतीने विष्णूला शाप मिळण्याचे कारण मी तुला सांगितले आता तू जो मोक्षासंबंधी प्रश्न विचारला आहेस त्या संबंधाने तुला मी जे सांगणार आहे ते सावधान बुद्धिने श्रवण कर वासिष्ठ महाराए वैराग्य प्रकरण प्रथम सर्ग